ओम नमो भगवते वासुदेवायोरी फाकता दृश्य जगरूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे उमलली असता पंच ज्ञानेंद्रिये व सहावे मन हे सहापाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमळाचे से सेवन तो ईश्वर रूपी सूर्य करवतो असो तो किश्वरु सकल भूतांचा अहंकारू पांघर निरंतरू उल्लासत उल्हास हे सूर्याचे रूपक राहू दे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे अशा रीतीने स्फुरणारा जो अहंकार म्हणजे समष्टी अहंकार तो पांघरून तो ईश्वर अखंड प्रकट आहे स्व मायेचे आडवस्त्र लावून खेळवी सूत्र बाहेरी नटी छाया चित्र, चौऱ्याशी लक्ष तो ईश्वर आपल्या मायाचा पडदा पुढे लावून एकटाच दोरी हलवतो व पडद्याच्या बाहेरच्या बाजूला चौऱ्याऐशी लक्ष योनिरुपी छायाचित्रे नाचवतो तया ब्रह्मादी किटांता अशेषाही भूत देहाकार योग्यता पाहो निदा ब्रह्मदेवापासून तो किड्यापर्यंत सर्व प्राणी मात्रांना त्यांची योग्यता पाहून देहाकार म्हणजे शरीराकार दाखवतो तेथ ते जे देह जया पुढे अनुरूपणे मांडे ते भूतया आरूढे हे मी मनोनी तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्याच्या कर्मानुरूप त्याच्या पुढे जातो त्या देहाकारावर तो प्राणी देहस् मी आहे अशा अभिमानाने स्वार होतो सुत सुते गुंतले तृणत्रुणाची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी सुता गुंडी जशी सुताने अडकलेली असते अथवा गवताची पेंडी जशी गवताच्या आळ्याने बांधलेली असते अथवा पाण्यातील आपल्या प्रतिबिंबाला मूल जसे आपणच आहोत असे समजते तयापरी देहाकारे आपण पेची दुसरे देखोनी जीव आविष्करे आत्मबुद्धी त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्याला दुसरे कल्पून देहाच्या ऐसे भूते अवधारी वाहून हलवी दोरी प्राचीनाची ऐक या प्रमाणे शरीराकार रूपी यंत्रावर प्राणी बसवून ईश्वर हा प्रारब्ध कर्माचे सूत्र हलवतो तेथ ते थयामसूत्रांडून ठेवले स्वतंत्र मांडून ठेवलेले असते तो प्राणी त्या गतीला पात्र होऊच लागतो किंबहुना धनुर्धरा भूताते स्वर्ग संसारा माझी भोवंडी तृणे वारा आकाशी जायसा फार काय सांगावे अर्जुना वारा जसा गवताच्या काड्या आकाशात फिरवतो त्याप्रमाणे ईश्वर हा प्राण्यांना स्वर्ग संसारामध्ये फिरवतो गे तैसे ईश्वर सत्ता चेष्टती भूते लोह चुंबकाच्या योगाने ज्याप्रमाणे लोखंड फिरू लागते त्याप्रमाणे ईश्वर सत्तेच्या योगाने प्राणी कर्मे करतात जैसे चेष्टा आपुलिया समुद्रादि धनंजया चेष्ट्राची या सन्निधी अर्जुना जसे एका चंद्राच्या सान्निध्याने समुद्रादिक आपापली हालचाल करतात तया सिंधु भरिते ते दाटे सोमकांता पाझरू फुटे कुमुदा चकोरांचा फिटे संकोच त्या समुद्राला भरती येते चंद्रकांत दगडाला पाझर फुटतो चंद्रविक व चकोर पक्षांचा संकोच नाहीसा होत ईशे त्याप्रमाणे कारण रूप अज्ञानाच्या ताब्यात असलेले अनेक प्राणी एका ईश्वराकडून चेष्टवले जातात व तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे अर्जुन पण न घेत मी ऐसे जे पण डुसुत उठतसे ते तत्वता तयाचे रूप अर्जुना देहा संबंधी अर्जुन पण न घेता तुझ्या हृदयात मी असे जे स्फुरते ते खरोखर त्या ईश्वराचे रूप आहे या प्रवर्तविल हे निरुते आणि ते झुंजविल तू ते न झुंजशी जरी या करता तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करील हे खरे आहे आणि तू जरी लढणार नाहीस तरी ती प्रकृती तुला लढायला लावी गोसावी प्रकृती हे सुखे राबवावी इंद्रिये पुली म्हणून तो ईश्वर हा मालक आहे तो या प्रकृतीवर हुकमत चालवतो व ती प्रकृती प्राण्यांच्या इंद्रियांकडून ज्यांची त्यांची कामे अनाया करून घेते तू करणे लावून प्रकृतीच्या माथ्यावर ठेवून ती प्रकृती देखील ज्या हृदयस्थ ईश्वराच्या स्वाधीन आहे श्लोक बासष्ट तमेव शरण गच्छ सर्व भारत पराम शांती स्थान शाश्वतम त्यालाच हे भरतकुलोत्पन्न सर्व भावाने म्हणजे मनाने वाणीने व वा शरीराने शरण जा त्याच्या प्रसादाने तू अत्यंत श्रेष्ठ शांती व शाश्वत स्थान म्हणजे निजात्म पद पावशी तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिग महोदधी कायसे गंगेचे पाणी जसे महासागराला सर्वांगाने मिळते त्याप्रमाणे अहंकार वाचा चित्त व वा शरीर ही त्या ईश्वराला अर्पण करून शरण जाय मग तयाचे निप्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होव निया स्वानंदे स्वरूपी चिरमसी मग त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वांचा लय जेच्या होतो अशा स्वरूप शांती तरुण स्त्रीचा पती होऊन तो आत्मानंदाने स्वरूपातच रममान होशील जेथ वि अनुभूती ही अनुभवे अनुभवा जय ज्याच्याकडून उत्पन्न होते विश्रांती जेथे विसावा घेते अनुभव देखील ज्या अनुभवाला अनुभवतो हो कसी मने अर्जुना, त्या आपले अक्षय असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले श्लोक त्रेसष्टुह्यात गुह्यतर मया विमृश्य तदशेषेण यथेछसी तथा कुरु गुड़ा हुन गुढ असे जे ज्ञान मी तुला सांगितले याचा पूर्णपणे विचार करून मग तुझ्या इच्छेस येईल त्याप्रमाणे करणे हस्तगत रत्न होय हे गीता नावाने प्रसिद्ध असलेले सर्व वाङ्मयाचे सार आहे व ज्याच्या योगाने आत्मरूपी धन स्वाधीन होते म्हणजे अनुभवाला येते ज्ञान ऐसिया आरूढी वेदांती जयाची प्रौढी वानिता कीर्ती चोखडी पातली जगी वेदांताने ज्ञान या नावाने ज्या गीताशास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे त्या वेदांताला जगात शुद्ध कीर्ती प्राप्त झाली बुद्ध्यादिके डोलसे जयाचे का मी सर्व हि दिसे पाहला जया बुद्ध्याधिक डोलस ज्ञानवन पदार्थ हे ज्या गीता शास्त्राच्या ज्ञाना कडून प्रकाशले गेले आहे। व मी सर्व देखिल ज्या गीता शास्त्राचा उदय झाला असता अनुभवाला येतो ते हे ग आत्मज्ञान मज गोप्याचे हि गुप्त धन परी तू म्हणून आन के करू अरे ते हे गीतारूपी आत्मज्ञान जो मी गुढ त्या गुढाचाही गुप्त ठेवा आहे परंतु तू अर्जुन माझ्या सखा म्हणून प्रतारणा कशी करू या कारणे गा पांडव आम्ही म्हणून अर्जुना आम्ही आपला हा गुप्त ठेवा करुणाने व्याप्त झाल्यामुळे तुला दिलं आहे जैसी भुलली वोरसे माय बोले बाळा दोषे प्रीतीही परीतैसे न करूची हो परंतु प्रेमाने वेडी झालेली आई आपल्या मुलाला उद्देशून माझा बाबा माझी आई असे अयथार्थ बोलते आमचेही तुझ्यावर तसे अलोट प्रेम आहे परंतु आम्ही तसे करत नाही म्हणजे अय बोलत नाही येथे आकाश आणि गाळी जे अमृता हि साली फेडी का दिव्या करवी करवी जे दिव्य येथे आकाश अतिसूक्ष्म असता हि ते जसे गाळून घ्यावे अमृताची देखील साल जशी काढावी अथवा शपते कडून जशी शपथ करता अंगाच्या प्रकाशाने पाताळातील परमाणू दिसतो त्या सूर्याला देखील अंजन घालावे तैसे सर्वज्ञ हि मिया सर्व हि निर्धारु निया निके हो सांगितले तुझ अर्जुना त्याप्रमाणे सर्वज्ञ जो मी त्या सर्वज्ञांनी देखिल सर्व गोष्टीचा विचार करून जे चांगले आहे ते तुला सांगितले आता तू ययावरी निके हे निर्धारी निर्धारून आवडे तैसे आता यानंतर आम्ही हे जे तुला सांगितले याचाच चांगल्या रीतीने विचार कर आणि विचार करून नंतर तुला वाटेल तसे कर या, या देवाची या बोला अर्जुन उगाची ठेला तेथ देव म्हणती भला अवंचकुहोसी या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगाच राहिला तेव्हा त्याच्या उगीच राहण्यात देवाना वाटले की अर्जुनाच्या मनात असे आहे की सांगितलेले ज्ञान पुन्हा थोडक्यात सांगावे हे मनात येऊन देव अर्जुनाला म्हणतात तू खरोखर चांगला आपण आपल्याला न फसवणार आहेस वाढतया पुढे भूकेला पुढे भुकेलेला मनुष्य भूक असून भिडे तृप्त झालो असे म्हणाला तर त्याला स्वतःलाच भूकेची पिडा होते व मिथ्या भाषण केल्याचा दोषही लागतो तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटली आत्मनिर्धारू आभारू धरूनिया। त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री गुरु भेटला असता भीर धरून जेव्हा त्याला आत्मविचार विचारला जात नाही तई आपण पेची वंचे आणि पाप हि वंचनाचे आपण याही साचे चुकविले तेने तेव्हा तो न विचारणारा आपल्यालाच फसवतो व फसवल्याचे पातक ही त्यालाच लागते आणि त्याने आपल्यालाच सत्य स्वरूपाला मुकवले पैकी सांगावे ज्ञान पण अर्जुना तुझ्या निवांत राहण्यात तुझा असा अभिप्राय असल्याचे दिसते कि पुन्हा एक वेळ ज्ञान सारांश रूपाने सांगावे तेथ पार्थ म्हणे दातारा भले जाणसी माझीरा हे म्हणून दुसरा जानता असे काय यावर अर्जुन म्हणाला महाराज आपण माझे मन चांगले जाणत आहात आणि माझ्या मनाला जाणता असे जर म्हणावे तर तुमच्या शिवाय दुसरा कोण ज्ञाता आहे का ये हे तू ज्ञाता एक स्वभावे मायू म्हणून वानावे सूर्य ते काय तुझ्या शिवाय इतर है जे सर्वा है, है, सूर्य हे जे सर्व आहे ते वर्णन करावे ह्याची थोडे गावान जे बुजतासी तू या अर्जुनाच्या बोलण्यावर श्री कृष्ण म्हणाले हे वर्णन कशाला आम्ही सांगितलेले तू समजतोस हेच काय आमचे थोडे वर्णन आहे श्लोक चौसष्टावा सर्व गुह्यतम भूय शृणु मे परमोच इष्ट्या मित्रे हित्युह्य असे माझे उत्कृष्ट भाषण पुन्हा आहे तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून तुला मी हित सांगतो तरी अवधान पगळ करुनिया आणि कैक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा। अपने लक्ष्य विस्तृत कर श्राव्य मग आईकी नी तैसे नवे परी तुझे बरवे बोलने सारखे है मग बोला अथवा ऐकने सारखे है ऐकावे नहीं परंतु तुझे भाग्य ची या पीलीया दिठी पान धनंजया का आकाश वाहे बापिया घरीचे पाणी अर्जुना दृष्टीला पान्हा फुटणे शक्य नाही पण कासवीच्या पिला करता कासवीच्या दृष्टीला पानं फुटतो व आकाशाच्या पोकळीत काहीच आठवले जात नाही पण चातकाच्या घरचे चातकाला लागणारे पाणी आकाश वाहते म्हणजे धारण करते जो व्यवहार घडे त याचे फळची तेथ जवडे काय दैवे सापडे सानुकूळे जो व्यवहार जेथे घडत नाही तेथे त्या व्यवहाराचे फळच मिळते दैवानुकूल जर असेल तर काय मिळणार नाही ये रवी वारी, परीवरी, भोगी जेते अवधारी रहस्य हे ऐक या सहज विचार करून पाहिले तर द्वैताची एरझर नाहीशी करून ऐक्याच्या घरात जी गुह्य गोष्ट भोगवायची ती हि होय आणि निरुपचार प्रेम विषय होय जे प्रियोत्तम ते दुजे नवे की आत्मा ऐसेची जाणावे आणि प्रियोत्तम अर्जुना जे निर्निमित्त प्रेमाचे विषय असते ते दुसरे कोणी नाही तर आत्माच होय असे समजावे आरिसाची या देखील या गोमटे कि जे धनंजया ते तया नो हे लागी जैसे अर्जुना आरशात पाहण्याकरता जे आरशाला चांगले म्हणजे धुणे पुसणे इत्यादी करायचे ते ते आरशा करता नाही तैसे पार्था तुझे मी बोले आपण याची उद्देशे माझा तुझा ठाई असे मी तू पण तर ते जसे आपल्या करता बोलतो माझ्या व तुझ्या ठिकाणी मी तू पण असा भेद आहे का म्हणून जिवारीचे गुज सांगत असे जीवासी तुझ हे अनन्य गतीचे आथी म्हणून गोष्ट माझा तुझ तुला सांगत आहे हे अनन्य भक्तीचे वेड मला लागले आहे पैजा आपण पे देता लवन भुल पंडूसुता कि आघवेत होता न लजेची ते अर्जुना आपले स्वतःला पाण्याला देताना मीठ जसे आपले आपल्या खडेपणाला विसरते व मि त्या पाण्याचे होताना जलरूप होताना ते लाजतच नाही तैसा तू माझ्या नेसीची काही तरी आता तुझ काही गोप्य मी करू त्या मिठाप्रमाणे तू माझ्या ठिकाणी काही चोरून ठेवणे जाणतच नाही तर आता मी तुझ्यापासून गुप्त ठेवीन का म्हणजे माझे ज्ञान किती जरी गुप्त असले तरी तुला चोरून कसे ठेवीन? ठेवीनिया वाक्या म्हणून ज्या माझ्या उपदेशाची तुलना केली असता इतर सर्व गुप्त गोष्टी उघड असल्यासारख्या आहेत तो माझा गुढ व शुद्ध उपदेश ऐक श्लोक पासष्ट मन मना भव मद भक्त मद्यम ते प्रतिजी माझ्या ठिकाणी मन ठेवणार आहो माझा भक्त हो माझे यजन करणार आहो मला नमस्कार कर म्हणजे माझ्या प्रतच येशी तू मला प्रिय असल्यामुळे हे मी तुला प्रतिज्ञेवर सत्य सांगत आहे तरी बाह्या आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापकेरा तू आपल्या सर्व बाहेर इंद्रियांकडून आणि जो व्यापक त्या मला विषय कर आघावा आंगी जायसा वायू मिळवणी आहे आकाशा तू सर्व कर्मी तैसा मजसीची आस ज्याप्रमाणे वायू सर्वांगाने आकाशाशी मिळून असत त्याप्रमाणे सर्व कर्मांमध्ये तू माझ्याशी मिळून रहा। किंबहुना आपुले मन करी माझे एका यझे निश्रवणे कान भरून निघाली फार काय सांगावे तू आपले मन माझ्या एकट्याचे राहण्याचे ठिकाण कर व तू आपले कान माझ्या श्रवणाने भरून ठेव आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी आत्मज्ञाने शुद्ध असलेले जे संत ती माझी रुपे आहेत त्या संतांच्या ठिकाणी जशी सुंदर स्त्रीवर प्रेमाने कामुकाची दृष्टी पडते तशी तुझी दृष्टी प्रेमाने पडू दे मी सर्व वस्तीचे बसवटे वस माझी नामे जिये चोखटे जिया वया वाटे वाचे मी सर्व जगाच्या राहण्याचे ठिकाण आहे त्या माझी जी चांगली नावे आहेत ती अंतकार ते होय मजकारणे हाताने करावायची कामे अथवा पायाचे चालणे ते माझ्या करता होईल तसे कर अथवा परावा ठाई उपकरणी जो काही तू उपयोगी पडशील त्या यज्ञाच्या योगाने तू माझा चांगला यज्ञ करणार आहो हे कै कशी कौ काई पैसे वके आपल्या ठाई उरुनी ये सर्व हि मी सेवेची करी हे एक एक म्हणजे वेगळेपणे काय काय शिकव तू आपले ठिकाणी नम वै नची आश्रय आत्यंतिकू लाहसी तू माझ तेव्हा प्राण्याचा द्वेष नाहीसाहून सर्व ठिकाणी नमस्कार करण्याला मीच काय तो एकटा शिल्लक राहील असे केले म्हणजे माझा परम आश्रय अति जवळचे सानिध्य तुला प्राप्त होईल मग भरले या जगा आतू जाऊन तिजयाची मातू होऊन ठाईल एकांतू आम्हा तुम्हाला असे झाल्यावर मग या सर्व भरलेल्या जगात तिसऱ्याची गोष्ट जाऊन आम्हा तुम्हाला एकांत होऊन राहील तेव्हा भलतीये अवस्थे मी तू ते, तू ते भोगीसी ऐसे आईते त्यावेळी कोणत्याही अवस्थेत तुला माझा व मला तुझा भोग घेता येईल असे आयते सुख वाढेल आणि तिचे आडळ करीते अर्जुन जे थे ते मीची म्हणून तू माते पावसी शेखी आणि अर्जुना प्रतिबंध करणारे तिसरे जगत कल्पना जेव्हा नाहीसे होईल तेव्हा तू म्हणजे मीच आहेस असे जाणून शेवटी तू मला पावशील जैसी जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा येता गाभा गोभा काही आहे आपल्या बिंबाशी ऐक्याला येताना काही प्रतिबंध आहे का, का, का लोळू सागरा मिळता आडवारा, वारा कोणाचा गा अरे वारा आकाशाला मिळत असता अथवा लाट समुद्राला मिळताना त्याला कोणता प्रतिबंध आहे म्हण तू आणि आम्ही हे दिसता हे देह धर्मी मग ययाच्या विरामी मीची होसी म्हणून एक तू व एक आम्ही असे द्वैत देह उपाधीमुळे दिसत आहे मग देहाचा निराश झाल्यावर तू मदरूपच होशील यया बोला माझारी होय नवे झणे करी येथ आन आधी तरी तुझीची आण या माझ्या सांगण्यामध्ये मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल अशी कदाची शंका घेशील तर तशी शंका घेऊ नको सांग या माझ्या बोलण्यात तुझी शपथ पै तुझी आन वाहणे हे आत्मलिंग ते शिवणे प्रीतीची जाती लाजणे आठ बोने तुझी शपथ वाहणे म्हणजे आम्ही आपली शपथ वाहण्यासारखी आहे मी असले मुले, मी शपत ही लज्जेची है। परंतु प्रेमाची जातच अशी आहे कि ती लज्जेची आठवण होऊ देत नाही ये रवी वेद्यू निष्प्रपंचू जेणे विश्वा भासू हासाचू आज्ञेचा नटनाचू काळाते जिणे सहजच विचार करून पाहिले तर वेदांनी निष्प्रपंच असे ज्याचे वर्णन केले आहे व ज्याच्या आधारामुळे हा विश्वाभास खराब वाटतो व ज्याच्या आज काळाला जिंकतो सत्य संकल्पू आणि जगाच्या हिती बापू मा आक्षेपू का करावा। तो मी सत्यसंकल्पी देव असून जगाचे कल्याण करणारा बाप आहे असे जर आहे तर मग आग्रह मी का करावा पर तुझे निवेदे मी देवपणाच्या पाण्याची चिन्हे टाकली आहे तुझ्या वेधाने मी हा अर्धा जवळजवळ जीव झालो आहे व तू माझ्या वेदाने पूर्णपणे ईश्वर झाला आहेस पैका जा आपुलिय रावो आपुली या आणवा हे धनंजय तैसे हे की अर्जुना आपल्या कामा करता राजा आपली शपथ आपण वाहतो त्याप्रमाणे हे आहे तेथ अर्जुन म्हणे देवे आचाट हे न बोलावे जे आमचे काज नावे तुझे नि एक यावर अर्जुन म्हणाला देवाने हे अचाट बोलू नये महाराज तुमच्या एका नावानेच आमचे सर्व काम होते या वरी सांगो बैससी का सांगता भाषही दे या या पारू आहे तू सांगावयास लागतोस आणि शिवाय सांगत असताना शपथही घेतोस महाराज या तुमच्या विनोदाला पार आहे का, का मळवना विकाशू करी रवीचा एक तेथ आघवाची प्रकाशू नित्य देतो सूर्याचे केवळ एक किरण कमलवनाचा विकास करण्यास पुरे आहे असे असता देखिल कमलाचे निमित्त करून तो सूर्य आपला सर्व प्रकाश जगाला नित्य देत असतो पृथ्वी निवून सागर भरी जाती ए थोर वर्षे तेथ मिशांतर चात मेघा हा पृथ्वीला शांत करून समुद्र भगले जातील एवढी मोठी पर्जन्य वृष्टी करतो त्या मेघाच्या वृष्टी करण्याच्या कामात चा प्राप्ती असे दानी राय कृपा निधी म्हणून तुझ्या औदार्याला मी एक म्हणावयास निमित्त झालो नाही काय हे राजा कृपा तुझ्या या ज्ञानदानात जगाला प्राप्ती म्हणजे लाभ होणारी आहे त देव म्हणती राहता पै माते पावसी उपाय तेव्हा देव म्हणाले थांब आमचे हे वर्णन करण्याचे काहीच कारण नाही पण या उपायाने तू खरोखर माझ्या स्वरूपाला पाहशील सैव सिंधू पडलिया जो क्षणो धनंजय विरेची की उरावया कारण काय अर्जुना ज्या क्षणाला मिठाचा खडा समुद्रात पडतो त्या क्षणीच तो विरावयास लागतो त्याला खडेपणाने उरण्याचे कारण काय तैसे सर्वत्र माते भजता सर्व होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी त्याप्रमाणे सर्व पदार्थ मात्राचे ठिकाणी मला बसले असता व सर्व मदरूप व्हाव्यास लागले असता देहाहंकार निशेष होऊन तू खरोखर मीच होशील एवं माझे प्राप्तीवरी कर्म लागणी अवधारी तुझं उजरी उपायांची याप्रमाणे कर्मापासून तो माझ्या स्वरूप प्राप्तीपर्यंत उपाय स्पष्ट करून मी तुला सांगितले ऐक श्लोक सहासष्ट सर्व धर्मांज्यो मोर्मांचा कारणीभूत असणारे जे अज्ञान त्याचा त्याग करून मला एकट्याला अद्वैत भावाने शरण ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन तू शोक करू नको जे आधी तव सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाही जे माझी कारण की अर्जुना अगोदर तर सर्व कर्मे मला अर्पण केली असता माझी प्रसन्नता तुला सर्वत्र प्राप्त होईल पाठी माझ्या प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी तेने मिसळी जे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या माझा जो प्रसाद झाला असता माझ्या संबंधीचे ज्ञान सिद्धीला जाईल व त्या योगाने निश्चय करून माझ्या शुद्ध स्वरूपी मिळता येईल मग पार्थाती एठाई, साध्य साधन होय नाही किंबहुना तुझ काही उरयची अर्जुना मग त्या ठिकाणी साध्य व साधन ही नाहीशी होतात फार काय सांगावे तुला काही उरणारच नाही म्हणून तू कृतार्थ झाल्यामुळे तुला काही करावायचे राहणार नाही तरी सर्व कर्मे आपली तू वा सर्वदा अर्पिली तेने प्रसन्नता लाधली आजी हे माझी तर तू आपली सर्व कर्मे मला सर्वदा अर्पिल्या कारणाने ही माझी प्रसन्नता आज तुला प्राप्त झाली आहे मनोनी येणे प्रसादलो तुझ म्हणून जरी युद्ध हा उपदेश करण्याला प्रतिबंध आहे तरी या प्रसन्नतेच्या बलाने हा लढाईचा प्रतिबंध तुला सांगण्याच्या आड येतच नाही असा मी एक तुझ्यावर भुलून गेलो नाही का जेणे स प्रपंच अज्ञान जाये एकूमी गोचरू होये ते उपपत्ती चे उपाय गीतूप हे आता ज्या योगाने प्रपंचा सह अज्ञान जाऊन मी जो एक तो गोचर होतो ते आपले गीतारूपी ज्ञान अनेक युक्तीच्या उपायांनी मी अज्ञान तुझ आपुले नाना परी उपदेशिले येणे अज्ञान जात सांडी विय धर्माधर्म जे मी तुला नाना प्रकारांनी सांगितले या ज्ञानाच्या योगाने धर्माधर्माचे मूळ कारण जे अज्ञान ते सर्व टाकून दे आशा जैशी निंदा असो जैसे दैन्यते दुर्भगत्व आशा जशी दुःखाला प्रसवते निंदा जशी पापाला प्रसवते हे राहू दे ज्याप्रमाणे दुर्भाग्य हीन स्थितीला प्रसवते तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याय धर्माधिक ते सांडून घाली अशेख ज्ञाने येणे ज्याप्रमाणे स्वर्ग व नरकाला सुचवणारे जे धर्माधर्म त्या धर्माधर्मास अज्ञान प्रसरते ते संपूर्ण अज्ञान या ज्ञानाने नाहीसे करून टाक हाती घेऊन तो दोरु सांडी जे जै जैसा करू का निद्रात यागे घराचारु स्वप्नीचा जैसा हाता दोरी घेऊन ज्याप्रमाणे त्या दोरीवर भासणारी सर्वाची कल्पना टाकून द्यावी अथवा निद्रेच्या त्यागाने ज्याप्रमाणे स्वप्नातील प्रपंच टाकून द्यावा ना, ना चंद्रीचे धुळे पिवळे व्याधी त्यागे कडूवाळे पणमुखाचे किंवा काविळीने टाकल्यावर ज्याप्रमाणे चंद्राचा भासणारा पिवळेपणा नाहीसा होतो अथवा रोग नाहीसा झाला म्हणजे तोंडाचा कडूपणा जातो अगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे तजुनी का काही त्याजी जे जैसा अरे अर्जुन दिवस मावळल्यावर मृगजळ नाही अग्नी टाकला जातो तैसे धर्मा धर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ ते त्यजुनी त्याजी सकळ धर्म जात त्याप्रमाणे मिथ्या धर्माधर्माला दाखवणारे जे मूळ अज्ञान त्या अज्ञानाचा त्याग करून धर्म मात्राचा त्याग कर मग अज्ञान निमाली या मिची एकू अस सा स्वप्न गेली या आपण पेजैसे मग ज्याप्रमाणे निद्रेसह स्वप्न गेले असता आपण एकटे उरतो त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे झाल्यावर आपोआप मी एकटाच राहतो तैसा मी एक वाचू निकाही, मग भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्यू होय त्याप्रमाणे मग मी एकट्या वाचून दुसरे भिन्न भिन्न काहीच नाही असे जे माझे स्वरूप त्याच्या ठिकाणी तोच मी आहे अशा ज्ञानाने अनन्य हो पैया पुले भे देण माझे जाणी जे जे एक तयाची नाव शरण मज येणे अर्जुना आपल्याला माझ्याहून भिन्न न मानता जे माझे एक पण जाणावायाचे त्याचेच नाव मला शरण येणे होटाचे निनाशे गगने गगन प्रवेश शरण येणे तैसे ऐक्य करी म्हणून ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश जसे महाकाशात ऐक्याने प्रवेश करते त्याप्रमाणे ऐक्याने मला शरण ये म्हणजे माझ्याशी ऐक्याला पाव असा मला शरण ये सुवर्ण मणी सोनया एक लोळू जैसा पाणीया तैसा मज धनंजया शरण ये अर्जुना सोन्याचा मणी जसा सोन्याला शरण येतो म्हणजे ऐक्याला पावतो अथवा लाट जशी पाण्याला शरण येते म्हणजे ऐक्याला पावते त्याप्रमाणे तू मला अभिन्नत्वाने शरण येवी चौदाशे एक पासून उद्या